पुस्तक बहुरूप गांधी लेखिका अनुबंदोपाध्याय वाचक विद्या पाटील प्रकरण चौथे धोबी बॅरिस्टर गांधी जेव्हा न्यायालयात जात तेव्हा त्यांचा पोशाख अतिशय व्यवस्थित युरोपियन पोशाख असे रोज त्यांना शर्टाकीच स्वच्छ कॉलर हवी असे एक दिवसात ते शर्ट बदलत असत त्यांचं धोब्याचं बिल बरंच असे त्याशिवाय धोबी वेळेवर कपडे देत नसे चांगले कपडे शिलकीत ठेवायचे तर खूप खर्च होत असे तीन डझन शर्ट्स आणि कॉलर्स असले तरी धोबी घोटाळा करीत असे गांधीजींना त्याचा खर्च कमी करायचा होता एकदा ते घरी आले ते धुण्याची संपूर्ण सामग्री बरोबर घेऊनच त्यांनी धुलाईवरचं एक पुस्तक आणलं आणि ते काळजीपूर्वक वाचून काढलं कपडे चांगल्या प्रकारे कसे धुवायचे याच्या सूचना मिळाल्यावर त्या अंमलात आणायला सुरुवात केली बिचाऱ्या कस्तुरबांना नुसतं पाहायला परवानगी नव्हती गांधीजींनी त्यांना पण धुण्याची कला शिकवली ही नवी लर म्हणजे गांधीजींच्या रोजच्या काम्यात नव्या ओझ्याची भर होती पण ते हार मानणारे नव्हते धोब्याच्या छळापासून मुक्त व्हायचं त्यांनी निश्चय केला होता आणि स्वतंत्र व्हायचं ठरवलं होतं एकदा त्यांनी कॉलर झुटली आणि ती कडक पण केली या कामाची सवय नसल्यानं त्यांनी तिला इस्त्री केली तेव्हा इस्त्री पुरेशी गरम नव्हती त्यांना कॉलर जाण्याची भीती वाढत होती ती कॉलर घालून ते न्यायालयात गेले ती जरा जास्तच कडक झाली होती आणि ताट उभी राहत होती त्यांचे मित्र हसायला लागले गांधीजी जराही डगमगले नाही ते म्हणाले हा माझा पहिलाच प्रयत्न आहे कपडे धुण्याचा त्यामुळे स्टार जरा जास्त झाला पण काही बिघडत नाही तुम्हाला करमणुकीचं सा साधन तर मिळालं इथं लॉन्ड्रीचं काय कमी आहेत का एकानं विचारलं नाही पण लॉन्ड्रीचं बिल फार येतं नवी कॉलर विकत घ्यायला जेवढे पैसे पडतात तेवढेच जवळजवळ कॉलर धुवायला पडतात आणि तरीही धोब्यावर कायमचं अवलंबून राहावं लागतं त्यापेक्षा मला स्वतःचे स्वतः कपडे धुतलेले परवडतात नंतर स्वतः तरबेज धोबी असल्याचं सिद्ध केलं गोखले एकदा गांधीजींकडे राहायला आले त्यांना गांधीजी गुरु मानत असत गोखल्यानं एका पार्टीला जायचं होतं त्यांचं उपरणं चुरगाळलेलं होतं आणि धोव्या करून धुऊन गेला वेळ नव्हता गांधीजींनी त्यांना विचारलं मी चांगली इस्त्री करून घेऊ का गोखले म्हणाले माझा तुझ्यावर वकील म्हणून विश्वास आहे पण धोबी म्हणून नाही जर तू उपरणं जाळलंस तर काय गांधीजींनी आग्रह धरला आणि इस्त्री केली गोखल्यानं त्यांचं काम पाहून आनंद वाटला गांधीजींना इतका आनंद झाला की ते म्हणाले आता सगळ्या जगानं मला नावं ठेवली तरी मला परवा नाही दक्षिण आफ्रिकेतल्या त्यांच्या आश्रमात पाण्याचा तुटवडा असे आणि स्त्रियांना लांबच्या दऱ्यावर कपडे धुवायला जावं लागायचं गांधीजी त्यांना मदत करीत खादीचं उत्पादन तेव्हा नव्यानं सुरू झालं होतं तेव्हा हातमागावरच्या साड्या फार जाड आणि जड असायच्या आश्रमातल्या स्त्रियांनी त्या नेसण्याचं मान्य केलं होतं पण त्या धुवायची वेळ आली की त्या कुरकूर करायच्या गांधीजींनी धुबी व्हायचं मान्य केलं त्यांना इतरांचे कपडे धुवायला लाज वाटायची नाही एकदा ते एका श्रीमंत माणसाकडे पाहुणे म्हणून गेले न्हानी घरात गेल्यावर त्यांना एक स्वच्छ धोतर जमिनीवर पडलेले दिसलं त्यांनी आंघोळ केली आणि स्वतःच्या कपड्याबरोबर ते धोतरही धुवून टाकलं उन्हात वाळत घालायला ते घेऊन गेले कारण उन्हात कपड्यातले जंतू मारतात आणि कपडे स्वच्छ दिसतात यजमानांनी विरोध केला ते म्हणाले बापूजी हे काय करताय तुम्ही गांधीजी म्हणाले का यात काय चुकीचं आहे स्वच्छ धोतर आहे मळलं असतं म्हणून मी धून टाकलं मला स्वच्छता करायला काडीची लाज वाटत नाही गांधीजींना लाज वाटली नाही पण त्यांचे यजमान मात्र खजील झाले तुरुंगात गांधीजी कधीकधी स्वतःचं धोतर पंचा हातरूमाल धुवून टाकत आणि इतरांचे कष्ट वाचत कस्तुरबांच्या शेवटच्या आदरपणात आगाखान पॅलेसमध्ये कस्तुरबांनी वापरलेले हातरमाल गांधींनी गोळा करत आणि धुवून टाकत आयुष्यभर पन, ते स्वतःच्या पोशाखाबद्दल अगदी जागरूक होते लहानपणी ते इतर मुलांशी स्वतः मिलचं धोतर स्वच्छ ठेवण्याची स्पर्धा करत विहिरीतून पाणी काढून ते कपडे धुत असत गांधीजींना साधेपणाचं कौतुक होतं पण अजागळपणा सुरगळलेले कपडे त्यांना कधी आवडायचे नाहीत त्यांचं स्वतःचं धोतर पंचा अंगावरचा पंचा पांढरा शुभ्र असे आणि त्याला एकही सुरकृती नसायची ते स्वच्छतेचे मूर्तिमंत चित्र होते